अध्याय एकशे त्र्याण्णवा सदाचार वर्णन युधिष्ठिर म्हणतो हे धर्मज्ञ आणि निष्पाप पितामह आपल्या मुखातून आचारविधी श्रवण करावा अशी माझी इच्छा आहे आपण सर्वज्ञ आहात अशी माझी समजूत आहे भीष्म म्हणतात दुराचारी दुष्कर्मे करणारे दुर्बुद्धी आणि साहसप्रिय असे जे लोक त्यांना दुर्जन असे म्हणतात सदाचार संपन्नता हे सज्जनाचे लक्षण आहे राजमार्गामध्ये अथवा सभोवार गायी असता मध्यभागी जे लोक मूत्रपुरी पोत्सर्ग करीत नाहीत ते शुभ होत मूत्रपुरीषोत्सर्ग केल्यानंतर आवश्यक तेवढा पादप्रक्षालनादी शुचूर्भूतपणा संपादन करणारा विधी करावा नंतर आचमन करून नदीमध्ये स्नान करावे आणि मग देवतांचे तर्पण करावे हा मनुष्यांचा धर्म होय असे सांगितले आहे सूर्योदयकाली झोप घेऊ नये सदैव सूर्योपासना करावी <coughs> सायम संध्या आणि प्रात संध्या या काली गायत्री जप करावा आणि आपापल्या गृह्यसूत्रात सांगितलेल्या मंत्रांनी दोनही संध्यांचे उपस्थान करावे भोजनकाली हात पाय व तोंड ही ओली असावी आणि पूर्वेकडे तोंड करून मौन धारण करून भोजन करावे अन्नाची निंदा करू नये मिष्ट असो अथवा तसे नसो ते तसेच भक्षण करावे भोजनाच्या शेवटी उत्तरापोषण घेऊन उठावे रात्री शहन करण्याच्या वेळी पाय ओले ठेवू नये हे आचाराचे लक्षण होय असे देवर्षी नारदानी सांगितले आहे शुचिरभूत असा प्रदेश वृषभ देव देवतुल्य असे धेनूंचे वस्तिस्थान चतुष्पथ म्हणजे चव्हाटा धार्मिक ब्राह्मण आणि देवमंदिर यास नेहमी प्रदक्षिणा घालून जावे आपण ज्या प्रकारचे भोजन करावे भोजन असे त्याच प्रकारचे भोजन अतिथी सर्वसेवक आणि आप्त इष्ट घालणे प्रशस्त होय मनुष्यांनी सकाळी आणि संध्याकाळी असे दोनच वेळा भोजन करावे असे वेदात सांगितले आहे मध्यंतरी भोजन करू नये अशा रीतीने वागले असता उपवास केल्याचे श्रेय मिळते तसेच होमकाली होम, होम करणारा व स्त्री गमन करणारा व परस्त्री संपर्क वर्जित असा जो पुरुष असेल त्याला ब्रह्मचर्याचे फल मिळते ब्राह्मणांनी भोजन करून अवशिष्ट राहिलेले जे अन्न ते विधात्याने निर्माण केलेले केवळ अमृत अथवा मातेचे हृदयच होय जे सत्पुरुष या अमृताचे सेवन करतात त्यांना परमात्म प्राप्ती होते निष्कारण ढेकळे फोडित राहणारा नखाने गवत कुरतडणारा व नखे खाणारा सदैव उच्छिष्ट असणारा आणि चंचलवृत्तीचा जो मनुष्य त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होत नाही मांसभक्षणापासून निवृत्त झालेल्या मनुष्याने अध्वर्यूने संसार, संस्कार केलेले असेही मांसभक्षण करू नये कारणावाचून मांसभक्षण करू नये व श्रद्धावशिष्ट असेही मांसभक्षण करू नये आपल्या देशात असो वा परदेशात असो अतिथीस केव्हाही उपवासी ठेवू नये भिक्षा वगैरेच्या योगाने मिळालेले अन्न गुरुस अर्पण करावे वडिलांना आसन द्यावे त्यांना प्रणाम करावा वडील मनुष्यांचा बहुमान केला असता आयुष्य कीर्ती आणि संपत्ती यांची प्राप्ती होते उदय पावत असलेल्या सूर्याचे व नग्नाशा परस्तुरीचे अवलोकन करू नये धर्माशी अविरुद्ध असेच मैथून करावे व तेही एकांतात करावे गुरुजनांचे हृदय हे प्रत्यक्ष तीर्थच होय अग्नीचा अंतर्भाग सदैव पवित्र असतो शिष्टजनांनी केलेले प्रत्येक कर्म प्रशंसनीयच असून बालकांचा स्पर्श हा नेहमी पवित्रच असतो परिचित मनुष्याची गाठ पडली असता प्रत्येक वेळी कुशल प्रश्न करीत असावे ब्राह्मणांना सकाळ संध्याकाळ वंदन करावे देवमंदिरात श्रौत स्मार्त कर्मांच्या अनुष्ठानसमयी अध्ययनकाली आणि भोजनाच्या वेळी सख्य केलेले असावे सव्य केलेले असावे सकाळ संध्याकाळ यथाविधी ब्राह्मणांचे पूजन करणे हे व्यापार आणि शेती याच्याप्रमाणे प्रत्यक्ष फलदायक असून त्याच्या योगाने धान्याची समृद्धी आणि उपभोग्य वस्तूंची प्राप्ती होते ब्राह्मणांच्या पूजनाचा प्रकार असा भोजन दिल्यानंतर ब्राह्मणा संपन्न झाले ना असा प्रश्न करावा व ब्राह्मणाने सुसंपन्नम ठीक झाले असे उत्तर द्यावे जल दिले असता तर्पण म्हणजे तृप्तीजनक आहे काय असा प्रश्न करावा तसेच खीर आठवल आणि खिचडी काही चांगले आहे का असा करावा। कर्म शमश्रुकर्म नमस्कारा के नमस्काराधिक योग ब्राह्मण सन्तुष्टे व्याधिग्रस्त अशा ही मनुष्या आयुष्या करना है सूर्याभिमुख के मूत्रोत्सर्ग करू नए आपला मल आप अवलोकन करू नये स्त्रीशी एय्य व्यय आ संगतीत बसून भोजन करने ही वर्ज करावी। कड़ी मनुष्यास केव एकेरी बोलू नये नाव नए लहां से नाव घेने अथ्वा त्यास एकेरी बोलने य मोष नहीं दुराचारी पुरुष जे पाप कर हृदय संगत आते बुद्धिपुरस्कर पातक करून जर ते पूज्य पुरुषांपुढे गुप्त ठेवले तर विनाशास कारणीभूत होते ज्याला शास्त्राची मह, विशेष माहिती नाही असा पुरुष बुद्धिपुरस्कर केलेलेही पातक गुप्तच ठेवतो पण ते जरी मनुष्याच्या दृष्टोत्पत्तीस आले नाही तरी देवांना ते पातक दिसत असते पापी मनुष्याने पाप गुप्त ठेवले तर त्यापासून पातकाकडेच प्रवृत्ती होऊ लागते व धार्मिक मनुष्याने धर्म आचरण केला म्हणजे त्याची धर्माकडे प्रवृत्ती होते मनुष्य मोहग्रस्त झाल्यामुळे त्याला आपण केलेल्या पातकाचे स्मरणच राहत नाही तथापि तो, तो शास्त्रविध वर्तन करीत असल्यामुळे पाप आपोआपच त्याचकडे येते ज्याप्रमाणे राहू हा ग्रासावयासाठी चंद्रासन्निधी येतो त्याप्रमाणेच पापकर्मही अनभिज्ञ पुरुषासन्निधी थे येऊन ठेपते आशेखोरपणाने द्रव्याचा संचय केल्यास त्याचा उपभोग घेणे कठीण जाते असा संचय करणे जनास प्रशस्त वाटत नाही कारण अशा रीतीने संचय करून उपभोग घेईपर्यंत काही मृत्यू वाट पाहत राहत नसतो कोणत्याही प्राण्याने धर्म हा अंतःकरणपूर्वकच केला पाहिजे असे विद्वान लोकांनी सांगितलेले आहे यास्तव प्रत्येक प्राण्याचे कल्याण करणे ते मनपूर्वकच करावे धर्माचरण एकट्यानेच करावे त्याला सहाय्याची अपेक्षा नाही सहाय्याची अपेक्षा नाही असा विधी असला तर तेथे सहाय्य करता तरी काय करणार धर्म हाच मनुष्याच्या उत्पत्तीस आणि प्रलयास कारणीभूत आहे स्वर्गामध्ये देवतांना प्राप्त होणाऱ्या अमृतासही धर्म हाच कारणीभूत आहे धर्माचरण कर लोकास परलोकी निरंतर सुखप्राप्ति होते ओम तत्स